जेव्हा केव्हा शुक्राचार्य सांगतील ते ऐकायचं ठरलंय दोन चार दिवसात ऋषी महाराज प्रसन्न झाले आणि सांगतात राजकुमार दक्ष प्रजापतीला भगवान महर्षी बुद्ध म्हणतात राजा हे तुला कथा कळली नाही बरोबर बरोबर नाही समजलं राजा बलि कष्ट नव्याण्णव अश्वमेध झाले जेव्हा केव्हा अनुष्ठान संपत येतो तेव्हा त्या माणसाच्या आनंदाला बाराभार नसतो मग ते कोणती गोष्ट असतो तुम्ही एखादं घर बांधायला घ्या एखाद्या प्रवासाला जाण्याचं ठरवा जेव्हा तुमचं कार्य संपूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला मोठा आनंद होतो हा मनुष्य स्वभाव आहे या वेळेला राजा बलीच्या डोक्यात एक विचित्र कल्पना आहे हे सगळे प्रयोग लिहिणारे ऋषी सगळे गाणपत्य असले पाहिजेत म्हणून त्यांनी कोणत्याही कार्यामध्ये गणेश पूजक गणेश स्मरण हे पहिल्यांदा केलं असलं पाहिजे पण मी जर विष्णूचा उपासक आहे तर मी या गणपतीची पूजा करायची गरज काय मला अशक्य काय आहे मी नव्याण्णव अश्वमेधाचा मालक आता एकच अश्वमेध राहिला तो होईलच तो होण्याशिवाय राहणार नाही मग मला ही पद्धत पाहण्याची गरज काय आहे म्हणून गणना असा विही नव्या असा यज्ञ मी आता करणार आणि तशी आज्ञा सुटली गणेश पूजन नाही चांगलं नाही याचा परिणाम काही झगला नाही गुरु शुक्राचार्य म्हणतात राजा विवेक सोडू नकोस थोडक्या करता हातात आलेले सगळं व्यर्थ घालवू नकोस नाही महाराज काय थोडक्या करता अह मी वैष्णव आहे भगवान विष्णूला प्राधान्य दिल्याशिवाय मी दुसऱ्या देवाला प्राधान्य दिलो तर ते विष्णूचा अपमान आहे आणि मी तो करणार नाही आगाऊ विचारतो तर यांना माहिती काहीच नसते परंतु बाहेरच कुठलं तरी ऐकलेलं असत काहीतरी वाचलेलं असत काहीतरी मोठेपणा आलेलेलं असत आणि मग ते आपल्या बुद्धीचे तारे तोडतात तुम्हाला जितकं कळत तितके ऋषीला कळत नव्हतं का एखाद्या माणसानी एखाद्या नाटकात काम करायचं ठराव आणि तो नटव जर बाईच्या वेशात नटायचा म्हणून आणि त्यानं जर सांगितलं मी माझ्या मिशा काढणार नाही म्हणजे म्हणजे आकडे बात बाई असते का नाही म्हणजे पुरु मी पुरुष आहे मी मिशा तुला पण तुला रुग्ण नेसायला सांगितलं पुन्हा तुला बाई व्हायला कोण सांगितलं बाईचा पोशाख घ्यायचा असेल तर मिशा काढल्या पाहिजे मिशा ठेवायच्या असतील तर रुग्ण नेसणं बंद केलं पाहिजे हे दोन कसं जमल मग तिसराच होईल काहीतरी ते फिरतातच किरस्त्यात त्याला काही काय म्हणतात त्याला ना पुरुष न बाई असा काय उपयोगाचा म्हणून ज्या देवतेची उपासना करायची त्या देवतेला काय पाहिजे आणि काय नको हे ऋषी मी ठरवलं आपली बुद्धी लढवायची काय गरज नाही आता इथे दुर्वाच भांडार आहे या देवाला दुर्वा भयंकर आवडतात पण देवी पार्वतीची उपासना करायची असेल तर तिला दुर्वा आवडत तिला दुर्वा नाही तिला नको नको म्हटलं की गपचूप बसलं पाहिजे आम्ही मोरवलो असं पण जर पार्वतीच्या अनुष्ठात स्वतंत्र करायचं आहे तर तिला दुर्गा चालायचं नाही गणेशाला तुळशी नको नको म्हणजे नको नाही म्हणत ते सगळ्यांना मान्य आहे की अत्यंत पवित्र आहे सगळी गोष्ट खरी आहे आमच्याही पोथीत आहे आम्ही तिला अपवित्र कधी ठरवलंय आम्ही तिला वाईट कधी ठरवलंय पतिव्रता शिरोमणी आहे अत्यंत पुण्यपावन स्त्री आहे पण गणेशने नको म्हटलं की नको मग त्याच्यात तुम्ही आपली बुद्धी चालवायची गरज नाही प्रत्येक उपासनेचे काही नियम ठरले आहेत काही प्राथमिक नियम आहेत गणेशाच्या उपासने माझ्या कृपेची अभिलाषा आहे जो कोणी माझा उपासना करण्याच्या मागे लागला आहे त्यांनी जर मस्तकाला किंवा शरीराला बारा ठिकाणी कृपा तर होणार नाही आम्ही त्याला त्रास देऊ असगवान गणेश म्हणतात मग त्याला जे आवडत ते न करताना तुम्ही जर चांग या चळ्याच चा, त्या तळ्याला बसवा लावला आहे मारे तुळशीच्या माळा घातल्या राम राम राम हरि नाही म्हणतात ही उपासना कधी कंठे तू तुलसी माला गळ्यामध्ये तुळशीच्या माला घालायच्या आणि मस्तकाला भस्म लावायचे ललाटे भस्म धारण मुखे राम नाम स्मरण आणि गृह हे रंब पूजन या चारी गोष्टी नाही समजा म्हणून ठरलेल्या पद्धतीतच उपासना झाली पाहिजे भगवान विष्णूच्या दर्शनाला जायचं असेल तर गोपीचंदन लावूनच गेलं पाहिजे बुक्का लावूनच गेला पाहिजे तुळशीची माळ घालूनच गेली पाहिजे गणेशाच्या दर्शनाला यायचं असं या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे भगवान शंकराकडे जायचं असेल तर भस्म लावूनच गेलं पाहिजे तिथं बुक्का लावून गेल जायचं अशी प्रत्येकाची उपासना करण्याची काही पद्धत आहे आणि कुणाला काय पाहिजे याचा काही नियम ठरलाय शंकराला बेऱ्याशिवाय चालायचं नाही त्यांना केवडा नको विष्णूला केवड्याशिवाय आवडायचं नाही आणि त्यांना तुळशी शिवाय भागायचं नाही गणपतीला तुळशी जमायच्या नाही देवीला दुर्बा जमायच्या नाही हे जमा सगळं त्याच व्यासानी सांगितलं की ज्याने इतरांच्या पूजा सांगितल्या मग काय पायदे कोणा देवाला आहेत त्यांना जास्ती कळलं की आपल्याला नाही म्हणून ते व्यासानी सांगू मला असं वाटत तुला वाटण्या तू कोण तुझ्या वाटण्याची किंमत काय तुला कोण विचारत म्हणून आपले स्वतःचे मत काही द्यायचे नाही व्यास प्रणित्रम भगवान व्यास म्हणतील तेवढंच ऐका बाकी काही या तंत्राप्रमाणे शुक्राचार्य नको म्हणत असताना शिष्य म्हणून घेणार जेव्हा गुरुपेक्षा माझी योग्यता मोठी झाली आहे असं समजतो तेव्हा राजा बली सारखा मातीत जातो मग आपण कोण्या झाडाचा पाला नाही म्हणजे गुरुला ना माझ्या कि जम तू त्याला गुरु केलं ना आणि त्याला तुझ्या पेक्षा समजत नाही म्हणजे तो शिष्य गेला कामात मग त्या शिष्याला काही कळत नाही असे राजा पली आपला हट्ट सोडत नाही तेव्हा भगवान शुक्राचार्य ते योगराज आहेत विचार केला का झाला असेल असे या इंद्राचं जीवन अद्याप नाही म्हणून याला ही दुष्ट बुद्धी निर्माण झाली प्रभू इच्छा आहे त्याप्रमाणे का घरी कालांतराने या बाईला एक मुलगा झाला या मुलाचा जन्म झाल्याबरोबर जिथे कुठे ईश्वरांश जन्माला येतो तिथे अतिशय गुजुर्वान ते स्वरूप असत कधी वेळावाकड्या वेषामध्ये भगवान जन्माला येत नाही आणि मठ नसतोच कधी अतिशय ज्ञान संपन्न असतात एकदा ऐकलं गुरुच्या तोंडातून तुं, काय किंवा असते पाठवतात हो एक पाठी असते कोणती व्यक्ती कोणताही अप्ताप असाच असतो त्या तंत्राप्रमाणे पाच वर्षाच्या वयामध्ये नौंज जर अति प्रतिभा मोठी असेल चांगली बुद्धी असेल तर त्या कुमाराची पाचव्या वर्षी मौंज करावी साधारण असेल आठव्या वर्षी करावी फार असेल तर बाराव्या वर्षी करावी नाहीतर लग्नाच्या पहिल्या दिवशी करावी नाहीतर तसंच उद्या <laughs> काही विशेष विचार करत बसवू नये नंतर काय करायचं काय नाहीच करेल तर काय इराच काय असे पुष्कळ आहेत इथे पाचव्या वर्षी उपनयन झालं आणि आठ वर्षापर्यंत सगळा विद्याभ्यास झाला आपण कोण कशाकरता जन्माला आलो याचा विचार करणारा परमात्मा महाराज कश्यपांना म्हणतात पिताजी मी राजा बलीच्या यज्ञाचा विध्वंस करण्याचा उद्देश मनात ठेवून जन्म घेतलाय मला बलियत् विनाश करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये कसं सा ही बलि अतिशय सामर्थ्यवान माणूस आहे हे मला या तीन वर्षामध्ये कळलं अभ्यास करता करता मी काय करावं सोळा अक्षराचा एक मंत्र मी तुला सांगते तू विदर्भात जा आणि विदर्भात तपश्चर्या का हे आमच्या विदर्भाच अतिशय मोठ क्षेत्र आहे याच नाव आदोष ज्या क्षेत्रात कोणता दोष राहत नाही म्हणजे जी बुद्धी जिथे स्वच्छ होते त्या क्षेत्राचं नाव आदोश आज त्याला अदासा म्हणतात नागपूर एक सावने स्टेशन लागत आणि तिथून हे स्थान अतिशय जवळ आहे इथून या टीन इतकी उंच सहज आणि मस्त बसलेली आहे ती बसलेली मूर्ती इतकी अपाट आहे ती जर उभी बिभी असती तर कुणाला माहित काय झालं असत कारण पुढे विश्वरूप प्रदर्शन करायचं आहे म्हणून त्या उद्देशाने त्या तेवढं मोठं आहे आधी मनामध्ये भगवंताच की कार्य काय करायचंय आपणाला त्या कार्यासारखं तप पाहिजे आणि कार्याला शोभण्यासारखी मूर्ती पाहिजे म्हणून घरात गेल्या गेल्या बरोबर भगवंताची मूर्ती कशी भोज पाणी असावी पाहिल्या बरोबर वाव वाटावं इथे कोणीकडे बसताय ते नार्म त्याचा पत्ताच नाही काही का देवघर आहे असं देवघर असते असं नसावं आणि मग ते देवच मनामध्ये बसत नाही तर मग तो पुजारी देवापेक्षा चौपट मोठा त्याच्यामुळे तो कसाही वागतो काही वागतो तो म्हणून तो योगुशा पिल्ल्याला काय दिसणार भगवान योगुस असतो आपल्याला पूजाच करण्याची माहिती नाही ते केव्हा आता बच्चपंडात निघेल ते काही फार चांगलं वाटणार नाही कारण जे विचार स्वच्छ आहेत ते विचार जरा फरखड आहेत ते कानाला गोड वाटत नाही कानाटतात हे मधले आढो उपदेश तुम्ही काही कराय का कसही का हारी, हारी, हरी मुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करेल आईला शिव्या देत बाप्पाला शिव्या देत औषधापिषदाची योजना न करत ते नवरात तसाच पडला बाई हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी तस नाही चालत ते सगळं केल्यानंतर जर वेळ उरेल तर फालतू बकवास करण्यापेक्षा म्हण हा मुख्य म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं किंवा मा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं सभार सा नाही पण ते केव्हा कसं म्हणायचं याचा विचार आधी केला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी खऱ्या आहेत असं समजायला पाहिजे जेव्हा राजा बली ऐकत नाही शुक्राचार्य बोलत नाहीत इकडे एक भूमिका तयार होत चालली आहे कस उपदेश करतात त्या उपदेशाप्रमाणे महाराज वामंतप करतात तपानी परमात्मा प्रसन्न होतो आणि बलियज्ञ विनाश सत्ता तुझ्या हातामध्ये राहील असं वरदान मिळतो महाराज बे लहान त्यांचं नावच कोळी वामन म्हणजे फुटगा लहान आहे लहान असणारा माणूस मोठा साजरा दिसतो जर साजरा असला तर आणि त्याच्या आईबापानं स्वच्छ ठेवलं असेल तर त्याच्यात ते दोन गंगा या मुला भात आहेत वाकडा आहे सुद्धा नाही कोणी हात लावणार नाही आणि ते एखादं गुजुर्वाना लेखू असलं कोणी उचलून घेईल त्याच्यात ईश्वरी तत्व लोक पाहतात म्हणून आई बाबाचं काम आहे की मुलं स्वच्छ ठेवणे पण नाही देवातच आहे देवातच आहे असं बेवार शिकवत असं तर कोणी त्याला हात लावणार नाही हे पिल्ल आधीच मोठं होतो, त्या तपश्चर्याने भगवत हो कृपेने युक्त होतो गेल्या गेल्या बरोबर धर्मद्वाराने मार्गही ठरलेले आहेत विष्णू धर्माचे अधिकारी आणि विष्णू पूर्वेकडून येतात जातात धर्मचे प्रभुल अच्युत हा धर्माचा प्रभू अच्युत आहे काय गोड नाव आहेत पुराणाचे वेदाचे त्यांचं नाव अच्छोत हे जे कधी व्हायचेच नाही त्यांचं नाव अच्छो इतकं अच्छत ब्राह्मण बसले असतील यज्ञाची काही पद्धत असते सगळे ऋग्वेदी ब्राह्मण पूर्वद्वारावर असतात यजुर्वेदी ब्राह्मण सगळे दक्षिणद्वारावर असतात सामवेदी ब्राह्मण पश्चिमेकडे असतात आणि अथर्व जानकार जाणकार सगळे उत्तरेकडे असतात असे चार वेदाचे हे चार द्वारक याला धर्म अर्थ काम मोक्ष असं म्हणत असतात मोक्षाचा अधिपती सूर्य असत सूर्याला संस्कृत मध्ये वरा हा म्हणत असतात वरा म्हणजे ज्ञान ज्ञान हे प्रकाशाने निर्माण होत प्रकाशात ज्ञान असत येथे आता हे लाईट गेल्याबरोबर काय घडतं हे प्रत्येकाला आत्ता प्रत्यो समजतं परंतु नुसता लाईट आल्याबरोबर सगळ्या जणांना बर वाटत का अज्ञान नष्ट करण्याचं सामर्थ्य प्रकाशामध्ये आहे ज्ञानात आहे ज्ञानाने वस्तूचा यथार्थ होतो म्हणून ज्ञान याला वरा म्हणतात मराठीतून त्याचा अर्थ होईल डुका परंतु संस्कृत मध्ये वरा म्हणजे ज्ञान आता मराठीप्रमाणे अर्थ घेतला तर आपली दुर्दशा काय होईल याची कल्पना आहे का कधीतरी आपले एक राष्ट्रपती वराहागिरी होते यांच्या राज्यात आपण होतो याच्या आई बापान मोठा कुक्कर म्हणून याचं नाव ठेवलं होतं का वराहा म्हणून जर त्याचं नाव ठेवलं होतं वराहागिरी वराहा गिरी या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा पर्वत गिरी म्हणजे पर्वत ज्यांचं ज्ञान पर्वतासारखं विशाल आहे ते वराहागिरी त्यांच्या राज्यात आपण होतो म्हणून शहाणे आहोत डुकराच्या राज्यात असतो तर हा रा महादेव असून शब्दा शब्दाचे अर्थ सुद्धा कोण्या वेळेला कोणते घ्यायचे याच्यावर महत्व आहे त्या तंत्राप्रमाणे भगवान विष्णू पूर्वेकडून आले आल्या आल्या बरोबर त्या ब्राह्मणाने विचार केला ज्याच्या ज्या आरती हातामध्ये दर्भ आहेत किमंडलू आहेत ब्रम्हारी आहेत विद्वान असलाच पाहिजे काय उपशा लेखनाची कुठे परीक्षा घेत बसायची त्यांनी झालं दिलं सोडून सोडून दिलं मंडप उल्लंघन करत करत प्रत्यक्ष यजमाना समोर येऊन उभे राहिले राजा बलीनी विचार केला योग्यता असल्याशिवाय इथपर्यंत कसा आला योग्यता असलीच पाहिजे महाराज बलीनी मोठी ठेवले जं पूजा करण नाही लहान राहा हे सगळं वैभव वगैरे पाहून गुजरातला असाल तस काही नाही निर्भय आम्ही दाते आहोत काय पाहिजे ते महाराज तरी काही भगवान बोलले नाही पुनश्चाग्रह केल्यानंतर म्हणतात स्वस्त असतो ते कुशल गो वाजी रत्न धन धान्य समृद्धीर असतो ऐश्वर मस्तो विजयोस्त परिपक्षयोस्तो कल्याण असतो सततम हरी भक्तीर वाह वाह वाह काय गोड आशीर्वाद दिला काय लेकरू आहे काय बढिया ब्राह्मण आहे सांगितलं आता तर काय वाटते ते बागा मी आपल्याला ते सांगितलं राजन तीनदा चारदा बोललास मोठी खानदारी मध्ये जन्माला आला आहेस तुझे बाप दादे सगळे मोठे विशेष लोक झाले त्यांची परंपरा तुझ्या मागे असल्यामुळं जर कोणी याच्या काला त्याला द्यावं वाटणं हा त्या खानदानीचा प्रश्न आहे परंतु जर माझ्या मनाप्रमाणे देणार असली तर माझ्या पावलाप्रमाणे तीन पावलं जमीन देऊ विषय पावलं आणि तीन पावलं जमिनी काय होणार हो वृत्ती करीन का पोट भरणे इतकं मागा कुठलाही प्रांत मागा कोणताही भाग मागा हिंदुस्थानचा द्यायचा आहे आमच्या आडावर काय चोट आहे काय मागाव असलं ते मागा आम्ही तुम्हाला देऊ आणि एकदा देतो म्हटल्यानंतर आता नाही म्हणणार नाही हे ना ना ना ना। पाताळातून आलेले उभरे देणार आमच्या इथली जमीन यांना त्याची काय ठीक काय देऊ नये आणि ज्या ते म्हणतात नाही मला माझ्या पावलानं तीन पावलंच पाहिजे यजमान म्हणतो जास्ती मागा ब्राह्मण म्हणतो नको आणि तितक्यात गुरु शुक्राचार्य दरबारात आले शुक्राचार्याने विचार हे पिल्लू इथपर्यंत आलंच कस याला कोणी सोडलं का सोडलं हा राजा जवळ येऊन सत्कारित कसा झाला रा। आणि राजा तीन तीनदा याला मागा मागा काय म्हणतो हा नाही नाही काय म्हणतो का नाटक चाललंय म्हणून विचारलं राजा तुझा माझा काय करार मी सांगेल त्याप्रमाणे ऐकायचं असं ठरलं होत आणि हा आखरीचा यज्ञ आहे हा कोहित आहे कोर का याला काय द्यायचं ठरलं महाराज त्यांनी आपल्या पावलाने तीन पावलं जमीन मागितली तू दे म्हणजे देणारच आता काही नाही म्हणताय ते मी आपण त्याला आग्रह केलाय काय पाहिजे ते मागा आता प्रेष्ठी प्रश्न आहे <laughs> मी नाही कसा म्हणू शकणार प्राप्तच आहे शुक्राचार्य म्हणतात पागल अरे येश विष्णू स्वयं साक्षात हा सामान्य ब्राह्मणही नाही पोरगाही नाही कोणीच नाही हा स्वतः भगवान विष्णू आहे महाराज बलीचे होसले उडाले सगळे विष्णू दान मागायला राजा बलिवंतर गेलं संपलं असते आता मी इंद्र होण सुत आम शक्य नाही आता काय करता येईल हा दुसरा विचार असतो एक गोष्ट ज्या वेळा आपल्या हातातून जाते तेव्हा आपणाला त्यातून काय राखता येईल हा विचार केला राजा बलि शुक्राचार्याला म्हणतात आपण सांगितल्यामुळं मला पुढे काय घडणार ते आता सगळं कळलं पण महाराज एक गोष्ट माझ्या हातात अद्याप आहे संपूर्ण त्रैलोक त्याचा ब्रह्मांडाचा मालक भिकारी होऊन माझ्या दारात आलाय मला भिक्षा मागतोय मी हो म्हटलंय आणि अशा वेळेला मी त्याला नाही म्हणणं माझ्या इतका नादान जगात कोणाला राहणार नाही आणि मी नाही म्हणणार नाही निदान यावेळा मी त्याच्या हातावर दानाचं पाणी सोडणारच मग फलेही माझ्या इतक्या अश्वमेधाचा सत्याना झाला फळ नाही मिळालं तरी चालेल पण विष्णूला त्यांच्या मागण्याप्रमाणे मी दान दिलो आणि राजा बली दाता आणि भगवान भिकारी ही कीर्ती तर माझी कायम राहील हिला काही धक्का बसणार नाही शुक्राचार्य तर जास्तीच हक्की आहे आगाऊच हक्कीय आणि तमोगुडी असल्यामुळं स्वाभाविक आहे शुक्रचार्य काही बोलले नाही काय भविष्य काळात जायचं तेवढे हो जेव्हा त्या दानाचं निश्चित ठरलं तेव्हा बायकोला बोलवण्यात धर्मेच्या अर्थेच्या कामे च ना तिच्या ना अशी प्रतिज्ञा घेत असतात लग्नाच्या वेळेला हा विवाह संस्काराचा प्रयोग इतका गोड लिहिलाय तो जर पद्धतशीर समजावून सांगितला कार्य करताना तर जन्मात त्या नवरा बायकोचं भांडण कधी पुढे आयुष्यात व्हायचं नाही त्यांना कळला तर पण ब्राह्मण त्याला आठबेल ते मंत्र म्हणतो याला जनेल तसा सहा तिची खोडी करत रातो आणि काय घडते त्याच धावलं बी नय काय फळ मिळायचं त्याच्यात तो आपला बडबडतो काही बडबडतो उलट त्याला सांगण्या त्याचा फोटो काढायला मिळेल पाहिजे तुमचं जरा लवकर आठ म्हणजे ज्या मंत्राने तो संस्कार सिद्ध व्हायचा ते लवकर लवकरात पाहा आणि त्याचं काहीच काम नाही ते लांबवत राहा लांबवत राहतात ला, कोण काय करणार परंतु तो मन अतिशय गोड संस्कार आहे त्यावेळेला त्या नवऱ्यानं प्रतिज्ञा करायची आहे त्या नवर देवा हे धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ तुला विचारल्याशिवाय मी करणार नाही मोक्ष हा माझा स्वतंत्र विषय आहे तुझ्या परवानगीची गरज नाही परंतु धर्मार्थ काम तिन्ही पुरुषार्थ तुला विचारले मी करणार नाही अशी प्रतिज्ञा करून तिच्या बरोबर लग्न करायचं असत ज्याला कुणाला चांगले संसार व्हावे वाटत असतील असे तरुण यावेळा जरा मेहरबानी करून काही तरुण आले आहेत ऐकून ठेवा चांगला संसार व्हावा असं वाटत असे तर सगळा पैसा एक तारखेला मिळालेला बायकोच्या जवळ द्यायचा आणि हिशोब तुम्ही लिहून ठेवत जा म्हणजे मग ती आगाऊ सिनेमाला कधी जायची नाही पैसाच जर जा तिच्या जवळ दिला तर मग ती आगाऊ खर्च करू शकणार नाही आणि तुम्ही हिशोब केला एक तारखेच्या के एक तारखेला विचारत जा की मागच्या वेळेला दिल्ल्या पैशाच झालं का हे मी स्वानुभवानी सांगतोय कोथिनही सांगत <laughs> त्याच्यामुळे अद्यापर्यंत या तीस वर्षात आमचा झगडा नावाची वस्तूच झाली नाही नवरा बायको भांडतात म्हणून आम्ही ऐकतो आता मी सगळा हिंदुस्तान फिरतोच आहे अहो रात्र फिरतो पण आमच्या दोघांत नाही तर मी पैसा ना पैसा तिच्या जवळ ठेवून टाकतो मग आजामत करायला सुद्धा तिला पैसा <laughs> <laughs> परंतु त्याच्यामुळे लिहून मी ठेवतो सगळं हो। आणि मग भरपूर ऐकावे लागते माझ्याच जवळचे गेले पण तुझ्याजवळ नव्हतेच तर तुझ्या जवळचे जाणार जर माझेच दिले होते मी तर तुझ्या जवळचे कुठले जातील परंतु ते प्रत्येक महिन्यात ऐकावं लागतं तुमचे तर खर्च झालेच पण माझ्याही जवळचे वेळा तिच्या पोराकडून तिला बोलवावं लागतंय मी तर तिला बोलतच नाही कधी तरी एखाद्या वेळा एखादा मुलगा विचारतो आई तू वरुड्याहून येताना काही आणलं होत का मग काय का हो ते जर थोडस कमी जास्त असलं तर जास्तीच काहीतरी होत मोठा मजा येते त्याच्यातही मजा येते बायको संतापली म्हणजे सुद्धा एक गंमत असते म्हणून कोणती गोष्ट आनंदात हसात खेळतच नावी त्याच्यातच गंमत आहे महाराणी विंध्यावलीला बोलवण्यात आलो राणी साहेब आम्ही या ब्राह्मणाला दान करणार आता हे दान विचित्रच आहे याच्या हातावर पाणी पडे पर्यंतच माझ अस्तित्व स्वतंत्र आहे याच्या हातावर एकदा पाणी पडलो की काय घडणार आहे ते मला शुक्राचार्याच्या बोलण्याप्रमाणे कळलं आहे पण मी याला दाद देतो म्हणलं कसं का काय करायचं तिने सांगितलं ब्राह्मणाचार राहू नये याला म्हणतात बायको आता तिचं सर्वस्व द्यायची वेळ आली आहे जी त्रैलोक्याची मालकीण व्हायची तिचा जो पाताळ होता तोही जायची वेळ आली आणि त्यावेळेला ती नवऱ्याला म्हणते जर देतो म्हंटल तर मागासारखायचं काही काम नाही ब्राह्मणाचं ऋण राहिलं नाही पाहिजे त्यांना दान द्या काय घडत असेल ती कथा लिहित असतात आधी जन्मात इच्छाच पाहिजे पण यानं पगार झाल्याबरोबर आणून दिला आणि यानं त्या पगाराच्या बरोबर सांगितलं मी रस्त्याने येता येता एक पाच पैसे दान केले ती महाकाली लागली त्याचा किसा पिसा पाडते तुम्हाला काय लागते दान करायला पुढे कोटे खोटे काही माती खातील काहीतरी बायको <laughs> जर सापडली तर कशाचा संसार कशाचा काय आनंद आहे ती विंध्यावली म्हणते काय जायचं असेल ते जाऊ देत पण ब्राह्मणाला देतो म्हटल्यानंतर माग सरकायचं नसतो तिची कथा लिहिल्या असते महाराणी विंध्यावलीची आज्ञा मिळाल्या बरोबर या ब्राह्मणाच्या हातावर पाणी पडताय परंतु शुक्राचार्य त्यात बसतात आणि शक्यतो विरोध करावा नाही जमलं तर त्याचं नशी आपण त्याच्या पक्षाचे आहोत पर्यंत पक्ष सोडायचा नाही हे शुक्राचार्याच तंत्र नाही त्याचं काही का होईना आपली मिळाली मिळगे म्हणजे झालं चोर पिछाप याचं वर्णन पोथीमध्ये नसत अशा तंत्रामध्ये जेव्हा शुक्राचार्य त्या झारीत आहेत आणि पाणी पडत नाही ते ब्राह्मणाचं पिल्लू त्याच्या हातात दर्भ होतेच त्याने एक दर्भ त्याच्यात उचकला आणि सगळ्या मुलखाची वाट्यंती व्यवस्था करण्याचा अधिकार असणारे शुक्राचार्य कोण्याही दैत्याच्या शरीराचा कोणताही कुठलाही एक सामान्य तुकडा सापडला बोटभर तर तेवढा दैत्य परि ताबडतोब निर्माण करण्याची ताकद त्या शुक्राचार्याला आपला डोळा दुरुस्त करता आला नाही जन्मभर पुढे ते एक अक्षर राहिले कारण भगवंतांनी फोडला यांची यांची विद्या तो पर्यंत की भगवंताची कृपा यांच्यावर आहे तो पर्यंत जिथे भगवंतच विरोधात आहे तिथे कशाच काय शुक्राचार्य पुढे एक अक्षर राहिले त्या जारीतून बाहेर पडले पाणी हातावर पडलो पाणी हातावर पडल्यावर मोठा आनंद झाला सईंदराजन आता निदान तू जाता असल्यामुळं तुला तर कळलंच पाहिजे की माझा पाऊल काय आहे आता दिव्यम ददा ते चक्षु पश्चिमे योग मला आता तुला माझा पाऊल या डोळ्यानं नाही पातायला ना। आम्ही तुला आता दिव्य चक्षू देतो भगवत दर्शन ज्या वेळेला तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला दिव्य चक्षु मिळाले पाहिजे हे दिव्य चक्षू जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवायची गरज नाही तेव्हा तुमचे डोळे बंद असतील आणि मग तुम्हाला सगळा टीव्ही दिसेल बंद डोळे आजचा टीव्ही करता, दोन डोळे उघडे ठेवावे लागतात तेव्हा जगात काय चाललं ते दिसते आणि प्रभूची कृपा झाली की या नेत्राचा विकास होतो हा तिसरा नेत्र उघडला म्हणजे सगळी दुनिया कुठे काय करते हे बाकीचे दोन डोळे जावल्यानंतर कळत जेव्हा प्रभू म्हणतात दिव्यमंत्री ते चक्षु आता तुला दिव्य चक्षु मिळवत महाराज बिची दृष्टी विशाल झाली त्यांना औतप्रोत भगवत तत्व दिसू लागलो याला म्हणतात दर्शन एका मंदिरात एका मूर्ती पुरता मर्यादित असा ज्याला भगवान वाटत असतो त्याला भगवान कळलं नाही त्याला दर्शन झालं नाही त्यानं पार झालं त्या मंदिरातली मूर्ती पाहिजे त्याला सगळी करता भगवान नाही कळलं कर। या करता या वारकरी संप्रदायात सगळ्यात चांगलं उदाहरण नामदेव महाराजांचा नामदेवाला सांगण्यात आलं तू प्रवासाला जा आणि ज्ञानेश्वराच्या बरोबर प्रवास कर हे सगळे संत एकदाच प्रवासाला निघाले कशाला आ हा वा वा, वा, वा। काय सुंदर याला संताप यायचा याच्या टाळक्यात एकच पांडुरंग आणि एकच पंढरपूर दुसरं काहीच याला काही आवडायचं नाही कुठलाही सरा बाप हा कुठल्याही झाडाचे पानं हलतात हा काय पागारांचा बाजार आहे काय पांडुरंग यांच्या बरोबर पाठवलंय कशा नाही हा चांगले निघाल रात्री चांदणी निघालत हा का परंतु ते सगळे संत म्हणायचे हा काय भगवत तेच आहे काय असंख्य वेशारी फिरतायत काय मजेदार दिसत आहेत काय परिभ्रमणाचा काल आहे किती पद्धतशीर फिरतायत एका एका गोष्टीवर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या की तासो चालायचं तासो हा काय उन्हाला काय नदी आहे काय तिचा मजेदार शब्द आहे याला चीड यायची काय कटकटायचा याला रात दोन दिवस पांडुरंगाशी बोलायची सवय झाली एकच मूर्ती याला दिसायची एकच मूर्ती याच्याशी बोलायची याला काही सुधरायच असं होता होता दहा पंधरा दिवस गेलाय आणि त्या सत्संगतीचा परिणाम झाला भगवान गणेश गणेश गीतेत म्हणतात इतरच सुलभ हा राजा सत्संगो तीव दुर्लभ हा राजा सगळं सुलभ आहे पण सत्संग अतीव दुर्लभ आहे अतीव इतर तर निवृत्तीनाथासारखे ज्ञानेश्वर महाराजासारखे लोक होते मग त्याचा परिणाम होणार नाही तर काय आणि चार दिवसानंतर कळू लागलं हे म्हणतं तेच बरोबर आहे आपलं चुकलंच आपण एका देवळात एका मूर्ती पुरताच पाहत होतो दुसरीकडे पांढुरंगाशिवाय काय हे, का हे का हो का मला आत्ता यांच्यामुळं कळलं असं महाराज बलिला सगळीकडे भगवत दर्शन होऊ लागल तो पाऊल जो चालला तो भू भू सुह मा सत्य ब्रह्मलोका पर्यंत गेला जगच पाऊल ब्रह्मलोकात तो पाऊल पोहोचल्याबरोबर जग जीवन ब्रह्मानी जी। आपल्या कमंड रूपल्या त्याच्यावर अभिषेक करतात म्हणून विश्वास जितक्या नद्या निघाल्या त्या सगळ्या ब्रह्म कमंडलूतून आणि ती ब्रह्म कमंडलू तुमच्या इथे प्रत्यक्ष राहत आहे जेव्हा मी खंड सांगेन त्यावेळेस त्याचा विचार करता दुसरं काही सांगायचं नाही पण त्या मोरगावाची भूमिका तयार करण्याकरता त्यांनीच हे आगाऊ खंड लिहिले तर त्याला मी काय करणार म्हणून त्या क्रमक्रमाने आहे म्हणजे तुम्हाला कळेल की काय तुमची गंगा आहे आज तिच्यात भर पाणी नसेल आणि तुम्ही रडला तरी डोळ्यातून पाणी निघणार नाही परंतु तिचं महत्व काय आहे हे तिची वेळ आली म्हणजे सांगू आत्ता सांगून काय करायचं ब्रह्माजीने आपल्या कमंडलूतलं पाणी त्या श्रीचरणावर ओतल्या बरोबर ते त्याचे चार भाग झाले चार दिशेला चार फाटे गेले आणि त्यातला एक दक्षिणेकडे त्या ब्रम्हलोकाच्या दक्षिणेकडे जो फाटा चालू लागला तो ईश्वर इच्छेने आमच्या हिमालयावर पडला ब्रह्मा लोकात भगवान शंकराच्या मस्तकावर पडला शंकरानं ते श्री चरण आपल्या मस्तकावर धारण केले आणि ते पाणी पुढे गंगा नावाने प्रसिद्धीला राजा भगीरथाने आणली म्हणून भागीरथी गमनशील आहे म्हणून गंगा गंगा हे हिंदुस्थानच एकमेव आहे या गंगेसारखी दिव्य नदी विश्वात दुसरी नाही गंगेच्या पाण्याला आपण नाना प्रकारचे कारखाने काढून गंगा खराब केली आहे परंतु ती थोड्या वेळ खराब आहे दहावीस ही स्वच्छ होती काय नाही ते कानपूर बिनपूर पडे थोडीशी आहे विडी वाकडी झालेली परंतु एकदा दहावीस मैल झाले गेले ही चक्का कितीही सडेल प्रयत्न एखाद्या दोरीला बांधून मैल त्या पाण्यातूनळलो हो आणि ज्याच्यावर पूर्वी सगळे किडे डोळ्यांनी दिसत होते साध्या पुढे तरी दिसत नाहीत इतके त्याचा संबंध आला की सगळ्या किड्यांचा सत्यानाश होऊन जातो सगळ्या किड्यांचं पाणी होतो अशी गंगा पवित्र आहे गंगा हे औषध आहे गंगा हे भाग्य आहे गंगा हे भूषण आहे म्हणून गणपत्यांच्या जवळ पाच गकार सांगितले आहेत या पाच गकारात पहिला गणेश दुसरी गंगा तिसरी गीता चौथी गाय आणि मग पाचवं वृत्त त्यांना <coughs> म्हणायचं <मने चो। coughs> गंगा गाय गीता गणेश आणि गाय अशी पंचगकार आहेत या पंचगकाराचा विचार योग गीतेच्या वेळेला करो आणि मग त्यावेळेला त्याच्यावर आपण जरा जास्त विचार येऊ हो। असं तंत्र जो पंचगकार पाळतो त्याला गाणपत्य म्हणतात म्हणून गंगेवर प्रेम गाणपत्यांचं असलंच पाहिजे गायीवर असलंच पाहिजे गीतेवर असलंच पाहिजे तसंच गायत्रीवर असलंच पाहिजे आणि गणेशावर असलंच पाहिजे या पाच जणांवर ज्यांचं प्रेम असतं त्यालाच गाणपत्य म्हणत असतात त्याला गायत्री मंत्र आवडत नाही तो गाणपत्य ज्याला गंगा आवडत नाही तो गाणपत्य नाही ज्याला गीता आवडत नाही तो गाणपत्य नाही आणि ज्याला गणेश आवडत नाही तो गणेश असे पंचककार असतात आणि या पंचककाराचा जो कोणी उपासक आहे त्याला गाणपत्य असं असतात देवी गंगा या कार्यातून निर्माण झाले दुसऱ्या पावलांनी संपूर्ण सप्तत्वी पृथ्वी आठली आणि सांगितलं राजा आम्ही हा तिसरा पाऊल कुठं ठेवायचा पाताळ घेऊन दया करा स्वर्ग तर मिळतच नाहीत ते राहायला जागा नाही आता उरले पाताळ परंपरेनं ते जर तुम्ही घेतलं तर काय माझे दैत्य कुठं राहतील आम्ही काय करण्याकरता गेलो हे झालं काय भरतच जेव्हा युद्धाने काम होत नाही तेव्हा दानाने काम करावं हे या अवतारामध्ये भगवंतांनी दाखवलं यावेळा युद्ध करायला गेले नाही यावेळा दान मागायला गेले पण दहा हजार नारायण ना गण बरोबर घेऊन गेले सरका करार करून तिकडेच म्हणायला गेले नाही वापस इथं गेले आणि दहा हजार फौज बरोबर होती परंतु वरतून दिसायला एकट्या होते आणि ब्रह्मचारी होते गपचुप गेले होते दान मागितलं होतं आणि एकत्रित झालेली सत्ता सगळी विखर टाकली हे सगळा उपद्व्याप का झाला भगवान विष्णु म्हणतात राजन ब्राह्मणाच्या ऋणात राहणार तू तुला नरकात गेलं पाहिजे बलीनं सांगितलं काय हे तर तिसरंच जर अरे विष्णु भक्त मी विष्णूला प्राधान्य देऊन गणेश बाजूला सारला विष्णूच मला नरकात घ्यायला तयार झाला हे केवढा चमत्कार आहे म्हणून राजा बलीनं सर्वस्व गेल्यावर गणेश स्मरण केलं आणि जेव्हा सगळं गेल्यानंतर एकदा गजानन म्हटला तेव्हा येतो इथं आपण सगळं असताना सगळंच आवडतो आणि नेमका गणेश सोडून देतो माणसाचा स्वभाव आहे माणूस काही सोडत असला तर फक्त भगवान मग काय कोणी म्हणत माझ्या इथे अमुक एक दुर्घटना घडली तेव्हापासून मी देवळात जाणं सोडल म्हणजे ठीक त्या देवळात देवानी केली का तुझ्या घरची घटना नाही जेवण नाही सोड ते चालूच का दुर्घटनेत नव्हतं का परंतु काय मजा असते थोडीशी त्या वेळेला जाऊन पा गेल्या बरोबर इतका त्रागा करतो तो जसं की समजावण्या करता आलेल्या माणसानं त्याच्या घरचा कोणी मारला मग आता काय खायचं ना आता काय प्यायचंय पण चार सहा घट्ट त्याला नेण्याकरता वेळ आहे म्हटलो मी कोणीतरी सारकाही मारकाही येते असं करा मी अर्धा कप तरी चहा प्या आता कशाचं छान आता कशाचं पाणी झालं आता काय राहिलंय माझं मलाही उचललं तरी चालेल जबा जबा खरंच जर म्हणलं उचला यायच तिला कोणी यायला तयार नाही ते नुसतं तोंडानच म्हणतील आणि उचलायच्या वेळेला सगळे बाजूला सरकतील जे खरंच उचलायच्या लायकीच्या आहेत ते कोणी पुढे राहत नाही ते सगळे बाजूला जातात आणि त्या लोकांना रस्ता काढावा लागतो प्रत्येक माणूस स्वतःवर प्रेम करतो आजपर्यंत कोणीही कोण्याही केलेल्या माणसाकरता दुःख केलेले काय तुम्ही म्हणाल काय तुम्ही सांगायला एक इतका वेळ रडला ते काय उगाच रडला उगाच नाही रडला काम होतं रडला नवरा बायको मेल्यावर रडतो ते उद्या माझ असण बायको नवरा मेल्यावर रडते उद्या माझं काय बाप बोरगा मेल्यावर रडतो उद्या माझं काय बोरगा बाप मेल्यावर रडतो उद्या माझं काय म्हणजे जो रडतो तो आपल्याकरता मेल्याकरता कोणी रडत नाही आणि त्याला कोणी उचलल्याशिवाय राहत नाही नाही म्हणजे फार लाडका होता राहू दे चार दिवस घरीच कशाचा राहू दे राहू दे म्युझे काही नाही लवकर उचला लवकर जाईल तितका बरा त्यातल्या त्यातही काही टार्गेट असतात जरा हळूर बांधावं बिया इकडे तिकडे विचाराय दुसरा म्हणतो काय बिचारा का पडला म्हणजे आपल्या उडावर पडेल ना मजबूत आता म्हणजे प्रत्येक जण प्रेम आपल्यावर करतो त्याच्यावर कोणी करत नाही महाराज बली म्हणतात निदान मला नरकाचं तर भय नसलं पाहिजे प्रभू म्हणतात आम्हाला शरण आलास आता तुझ ते भीती तर गेलीच परंतु तू केलेलं हे स्थापन जे कोणी म्हणतील ही काम पड़ना नहीं आमचराधु कर अपराधा चल तुला भोगे सद्या हांद्र जिवंत है तो तिथ रह जागे हांद्र संप्या भविष्य का इंद्र मनु आम्मी तुझी योजना करो म्हणजे एक स्पेअर मध्ये इंद्र भगवंतांनी हातापासून शिल्लक ठेवला आहे हा इंद्र मेला आणि मेला की दुसरा तयार पुढे या देशाचा कसा होणार देशाची काळजी करणारा फार समजता आहे तू तु, तुझ्या पुरती काळजी कर उद्या आपण जगतो की नाही एवढी काळजी करा बाकीच्याची काही कर। देशाची वगैरे काय नाही ते सगळ्या गप्पा आहेत प्रत्येकाने स्वतःपुरतं दुरुस्त झाला की देश सगळा दुरुस्त होतो पण जो तो दुसऱ्यानं दुरुस्त व्हाव ही अपेक्षा ठेवतो आणि आपण शक्य तितका घोटाळा करावा असं वर्तन करतो म्हणून सगळ्या लोकांना त्रास होतो महाराज बलीचं हे दिव्य चरित्र आहे हे गणेश लढत झालं की काय घडतं हे या चरित्रातून फार विस्ताराने सांगितलं त्या मनाने त्याचं स्पष्टीकरण फार थोडं करण्यात नंबर दोनचं जे याचं उपाख्यान आहे तेही आणखीन विचार करण्यासारखं आणि फारच महत्वाचं ते महाराज विश्वामित्राची कथा सगळ्यांना माहीत असणारा भाग सोडून देऊ माहित नसणाऱ्या भागाचा विचार करू आपल्या देशात पूर्वी ऋचिक नावाचे ऋषी झाले मोठे सामर्थ्यवान ऋषी झाले बरीच तपश्चर्या झाली ऋचिक महाराजांची मान त्यांच्या पायाला रा लागली होती इतकी वाकले कमान झाले कमान थारे। आणि संध्याकाळचा वेळ आहे एका नदीवर संध्या करत बसले आहेत एक हरणाचं जोडपा आलो त्याच्याबरोबर चार पिले आले आणि ऋषी संध्या असताना त्या हरणाकडे पाहतात ती मादी त्या नराला चाटते आहे तो नर त्या मादीला चाटतो आहे ते, ते पिले त्या आई बापाला चाटतायत याच्या डोक्यात एकदम विचार मी जर लग्न केलं असतो तर माझ्याही माग असेच बायका लेकर राहिले असते आणि बरं वाटलं असत म्हणजे कोण्या वयात काय इच्छा व्हावी याचं काही प्रमाण नाही आता कमान झालेल्या पुढ्याला जर लग्न करावं वाटते तर जे रस्त्यानं जागू शकतात त्यांना वाटलं त्याच्या का काय काही नाही त्या तंत्राप्रमाणे याला लग्न करावं वाटलं तेव्हाचे ब्राह्मण स्वतःला राजाचे जावंही समजतो जो कोणी सत्ताधारी असेल त्याचं कामच आहे ब्राह्मणाला जगवणं ब्राह्मणाच्या अडचणी दूर करणं म्हणून हे ऋषिक महाराज सी देऊल की महाराज गाधी नावाचे एक जावेला वेळा सम्राट होते त्यांच्याकडे त्यांना सांगितलं राजा तुला मुलगी आहे ना तिचं लग्न व्हायचंय ना मग ती मला ती हा म्हणजे मला मुलगी आहे तुला ते हे याला आता वाहतारग्न करायची इच्छा झाली असा कोण मुलीचा बाप तयार होणार नाही म्हणायला ते काही सामान्य नाय चिडला शाप दिला करता काय पिडा त्या राजाने सांगितलं महाराज रा, दया करा जरा थोडा शांततेने विचार करा मी काय म्हणतो मुलीचा पैसा घेऊ नये वगैरे सगळं मला कळत पण ही मुलगी अति सुंदर असल्यामुळं अतिश्रेष्ठ असल्यामुळं मी मनामध्ये असं ठरवलंय की जो कोणी एक हजार शामकांना घोडे आणून दे त्याला ही मुलगी द्यायची ऋषी डोळे मिटले असे घोडे आहेत का जगात कुठं अस्तित्व द्यायला जायचे नसतील साथ द्यायला किती वेळ लागतो पण डोळे मिटल्याबरोबर कळलं वरुणाजवळ घोडे आहेत ऋषी क्षणात वरुण लोक वरुणाने लग्लीच मोठ्या टोरिझम पद्धतीने यांची पूजा पीजा केली ज्या बिल्डंक आला बगैर विमानाचा बगैर पासपोर्टचा आला त्याथी अधिकार असलाच पाहिजे खराब पूजा मु कशानं वरुण हात जोडून भय आहेत काय अज्ञाय महाराज सांगितलं तुझ्याकडे घोडे आहेत ना पुष्कळ आहेत सामकरण आहेत हा एक हजार मग ते मला पाहिजेत काही वेळ बरं करता म्हण राजा गांधीच्या समोर नेऊन उभे केले पाहिजेच आहे ना त्याला देऊन टाकायचं नाही ना नाही म्हणून त्याला देऊन घेऊन टाकायचं मी काही बोललो नाही तर म्हणे मी त्याच्या समोर देऊन घोडा उभा करेन त्याने एक हजार बोलून घेतला की मी घोडे घेऊन घे ते तू जाणे तो राजा जाणे त्याची मला काही जबाबदारी नाही फक्त त्याच्या समोर हजार घोडा नेऊन उभा करायचा आणि त्याने एक घोडा सामा करण अश्वभेधाला घोडा लाईनशी हजार गोडे उभे केले राजा म्हणतो काय का ते या ब्राह्मणच आता कमान बिमान पाहून नाही चालत आता मुक्का त्यांना देणं नाही तर सगळ्या राज्याची कमान हा करतो आता तयार आणि मुका त्यानं ती कोरगी त्यांच्या स्थाधीन केली लग्न लावून दिलं त्या मुलीची आई म्हणते बाळ तुझं दैवत असंय त्याला आम्ही काय करणार आता आम्ही आमच्याकडून प्रयत्न करून पाहिला पण त्याचं सामर्थ्य विचित्रच आहे ती राजकुमारी शाणी होती विचार केला काय अधिकार आहे याचा विद्यानी आदि सगळा विचार करूनच मला दिला माझ्या दैवात हेच असतील त्याला कोण काय करणार लग्न कोण्याबाई बरोबर करायचं हे तुमच्या काही हातात नाही कोणाला नवरा मानायचं हे तुमच्या काही हातात नाही जरी पुष्कळ शोधभीत करतात हा बरोबर नाही तो बरोबर नाही पाहतात तरी वेळेवर ज्याला नाही म्हटलं त्याच्यात जवळ पुन्हा लग्न करण्याची वेळ येते असे कितीतरी उदाहरण जगामधले आहेत कोणाच्या घरी जन्म घ्यायचं हे तुमच्या हातात काही नाही कधी अर्ज केला का की आम्ही तुमच्या घरी जन्माला यावं का तुम्ही आमच्या पिताजी व्हाल का तू आमची आई होशील का असे आपण कोणाला कधी अर्ज केलेत काही का नाही ते आपल्या हातात नाही मग म्हणतो अमुकडे जा अमुक तुझी बायको बायको अमूक तुझा नवरा नवरा अमुक दिवशी इथून चंपा, चंपा, चला, चला म्हणलं की चला नाही म्हणे मी मोठा अधिकारी आहे मा माझ्या हाताखाली मिंत्री आहे अभे चि चार काही वेळेला मिल्ट्रीच मारते हे दुसरं पुन्हा आता ज्यांच्याकडून संरक्षणाची अभिलाषा तेच जर मारू लागले तर तो तिथून हुकूम सुटला चला चला म्हणलं की चला तुम्ही नेहमी तयार असायला पाहिजे आपले आपले हिशोब तयार पाहिजे जेव्हा बोलवलो तेव्हा नाही म्हणजे पोराचं लग्न कसं होणार <laughs> काय व्हायचं असेल ते काही गरबड नाही असा एक विचित्र व्यवहार परमात्माच्या दरबारचा आहे त्या तंत्राप्रमाणे ती राजकुमारी सगळ्या राजवैभवाचा त्याग करती झाली आणि